पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र सातवी पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते ताटांना ती कलही लावा व ती पोटात दौडा घाण माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे पायकांना सुद्धा त्रास कमी ताटे घासावयास नको वडील सकाळी शेतावर जावयाचे इकडे तिकडे फिरून काम धंदा करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत एता असत येताना फुले पत्रावळीसाठी पाणी कोण्या कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी घेऊन घरी या वयाचे वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे त्रोण तर अगदी साधत नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी द्रोणा तो जावई शहाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्यातून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळी लावित बसत कधीकधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या असे आजी ठरून टाके व प्रत्येकास पाने वाटून देईल नाना प्रकारच्या पानांच्या पत्रवाळी लावतात वडाची पाणी पळसाची पाने कुड्याची पाणी धामणीची पाणी भोकरीची वाटोळी पाणी पांढऱ्याचाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहाच्या पानाचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्राळीवर जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही किवडी थोरवी आहे शाम तू पत्रावळ लावावयास शिक नाही तर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मी रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली शाम ये तुला मी शिकविते कठीण का आहे त्यात काही मला नको तू शिकवायला जा मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फारच सुंदा सुंदर पत्रावळी लावित माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते त्यांची तर आख्यायिकाच झाली होती जे पान हतास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जायचे चांगलेच पान पाहिजे हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो राम पत्रावळीत त्याला स्थान आहेच कोणाकडे लग्नमुंज असली प्रयोजन वगैरे असेल की गावातील मंडळी त्याच्याकडे जमावायची व पत्रावळी लावत बसायची गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करावयाची अलिकडे ही पद्धत जात चालली आहे अशी पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही सारीजणे हसू लागली माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली उद्या लाविलना ना पत्रावळ उद्या शीख माझ्याजवळ आई उद्या तो लावी हो वाढ आस त्याला परु आम्मी एरंसारखे फुगलो हो तो मे नहींज जा नका वड़ू माला जेवायला आलडे आए खेटार मी तसा उपाशी राईन अगानेसरी वेलो पोटा भूक लगली होती क्या समूत घाला का ये बाट मी पेवटी मजी थोर निरभिमा अक्का तीच पुन्हा मज जवळ आली ती म्हणाली श्याम चल रे जेवावयास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास उठ चल लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात चार पानांच्या चौफला म्हणतात पळसाचे पान मोठे असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घिरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे प्राणात भरपूर पाने असतात त्यात काटकसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजनम जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडी थोडीजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्यासाठी वागलो नाही मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिले हे खाली दर... आधाराला लाव असे ती म्हणाली मी हातात एक चोय घेतली व टाका लावला परन्तु चोय फार लोचट होती व टाका तुटेना शाम ही दुसरी घे ही चांगली आहे है अक्का ने दुसरी चोय जुड़ीत का कशे तरी मोठे मोठे टाके घोड़े तैयार के लिए व घर नीमाजी पत्रावल वाड़ माला मी आईलाटे हाथ पाय धुन आलास का पईने विचार हो केव्हाच हातपाय धुतले मी काही घाणेरडा नाही मी म्हटले घाणेरडा नाहीस परंतु सुसू करतो आहेस नाक नीट शिंकरू तो मी इकडे वाडते, आई म्हणाली मी नाक स्वच्छ करून आलो व वा जेवावयास बसलो पोटभर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू एवढाच आहे पण कशी छान लावतो पत्रावर आई बोलत होती मी रागाने भराभर जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशात तरी मने तूच पत्रावळ लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागाने म्हटले आमच्या घशात नाही जात ते तू निष्काळजीपणाने लावलीस त्याचे हे प्रायचित्त जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला आक्का पत्रावळ कशी लावते दुमट कशी घालते ते मी पाहू लागलो काही पानांना दुमट घालायची असते ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे त्यात गर्व कसे प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावर लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो माझ्या वडिलांना हा गुण होता ते धुणी दांडीवर वाळ्यात घालीत तर कशी सारखी घाली टोकाला टोक मिळालेले आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत ती इतकी छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावे माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत हाताने धार धरून शिंपित परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीट नेटकेपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा जा। पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेवो, त्याला नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही फटीतून अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी काग पत्रावर? अक्का म्हणाली नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून यावायास लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला मी आईला म्हटले आता मागचे कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता तो, वडील म्हणाले द्रोण मी लावून ठेवला आहे वीरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी सातला, मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन मी सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगाण झाल्याचे ऐकून मी जरा फुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलास दाखविला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोरचे कोपरे सारक्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला आता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जरदाळू दे शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जरदाळू मला दिला तो किती गोड लागला समुद्र समुद्रमंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल गोष्टी गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे